पुस्तक साने गुरुजींचा गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे पित्याची शेवटची देणगी प्रेमा सासरी गेली परंतु सासऱ्याच्या परी बऱ्या दिसत नव्हत्या प्रेमाच्या पतीचे नाव श्रीधर श्रीधर चैनी होता उधळ्या होता श्रीमंत बाबाचा बेटा होता तो रोज सतरांदा कपडे बदले मोटारीतून हिंडे सुकोपभोगासाठी जणू त्याचा जन्म होता प्रेमाचे सारे दागिने श्रीधरने काढून घेतले ते दागिने त्याने का काढून घेतले त्याला का भांडवल म्हणून हवे होते काय होती जरूरी, श्रीधरचे एक प्रेम प्रेमपात्र होते एका एक मडमिनीवर त्याचे प्रेम होते तो रात्रंदिवस त्या मडमिनीकडे पडलेला असे मुलाची अब्रू राखावी म्हणून आईबापांनी त्याचे लग्न करून दिले लग्न करून वाटेल ते साळे केले तरी हरकत नाही असे जणू श्रीधरच्या प्रतिष्ठित पित्याचे मत होते प्रेमाचे दागिने त्या मडमिनीकडे जात होते तिच्या साऱ्या चैनी पुरविण्यासाठी त्या दगिन्यांचा उपयोग केला जात होता श्रीधर कधी रिक्त असताना आला तर ती मडमीन त्याला खेटरे मारी हाकलून लावी प्रेमाच्या लक्षात सारा प्रकाराला, काय करावे ते तिला समजेना तिचे धैर्य आज कोठे गेले परंतु ती बांधलेली होती हिंदू कायद्याने बांधलेली होती ती कुठे गेली असती तर तिच्या मुस्क्या बांधून कायद्याने तिला परत आणले असते ती पतीची कधी कान उघाडणी करी त्याला दोन शब्द सांगे परंतु तो थोडेच ऐकणार पुढे पुढे तो दारू पिऊन येऊ लागला प्रेमाला मारहाण करू लागला दुर्दैवी प्रेमा प्रेमाच्या अंगावर आता एकही दागिना उरला नव्हता तू माहेरी जा व काही घेऊ नये बापाची एकुलती तर तू मुलगी गडगंज इस्टेट असेल बापाजवळ जा माहेरी जा नवीन दागिने घेऊ नये अशी चालीस तर लात मारून घालवीन समजलीस एके दिवशी श्रीधर म्हणाला माझ्या घरी आता काही नाही लग्नाच्या वेळेस बाबांनी शेत विकले आता काय विकणार वाडावी का म्हणावे उद्या ती मेले म्हणजे तेथे कोण आहे राहायला ते मी काही ऐकणार नाही मायारी कधी जातेस बोल मी काय सांगू दोन दिवसांची मुदत देतो काय ते ठरव सासूई घरात छळी गड्यासारखी तिला राबवी जिच्यावर पतीचे प्रेम नाही तिच्यावर इतर मंडळी तरी का लोप करतील प्रेमाची बाजू ते कोण घेणार इतर नोकरही तिचा अपमान करीत एके दिवशी कपाळ दुखत होते म्हणून प्रेमाखोलीत जाऊन जरा पडली तर सासूने गळजब केला नाही ते सुनेला ती बोलली इतक्या श्रीधरही आला आईचे बोलणे ऐकून तोही खवळला तो, तो प्रेमाच्या अंगावर धावून गेला त्याने तिला बकोटी धरून ओढीत आणले कपाळ दुखते मने, या भिंडीवर आपटतो येते कपाळ म्हणजे राहील का देऊ डाक खबरदार पुन्हा दिवसा लिहिलीस तर रात्री बारा वाजेपर्यंत काप केले पाहिजे पहाटे चारला उठले पाहिजे तुला हंटर हवा हंटर चापकाने फोडीन बघ याद राख माहे म्हटले तर जात नाही बापाची इस्टेट वाचवायला बघते परंतु तुझी चांबडी नाही वाचणार चामडी लोळवीन नाही तर बऱ्या बोलाने माहेरी जा घेऊ नये दागिने जाशील की नाही बोल असे म्हणून त्याने तिच्या भरावर थोबाडीक मारल्या बोल जाशील ना माहेरी होय जाईन कधी जाशील तुम्ही सांगाल तेव्हा मी कधीच सांगतो आहे सांगतोय की नाही हो मग नाही गेलीस मारू उद्या जाईन उद्या नाही आज जा आज चालते हो आणि त्या दिवशी रात्री तिला तिकीट काढून घेण्यात आले बायकांच्या डब्यात एक ती एकटी बसली होती गाडी सुटली ती रडत होती काय करावे तिला समजेना परंतु मरावायचे तर धैर्य नव्हते पुरुषांबरोबर आपण अशा कशा अबला ठरतो असे तिच्या मनात एकदम आले आपण अन्यायला प्रतिकार का करू नये आपण मान उंच का करू नये तीची तिला लाज वाटत होती आपण डॉक्टर हो मिशनरी बायांप्रमाणे दवाखाना घालू असे म्हणत असे परंतु माझी काही ही दशा असे मनात येऊन ती पुन्हा रडू लागली ती शिवतारला आली ती उपाशी होती तिकीटाहून अधिक पैसे शिजव नव्हते स्टेशनवरून आपल्या गावी ती पायी आली कोण प्रेमा रामराव आश्चर्य म्हणाले होय तुमची आवागी प्रेमा ती रडत म्हणाली आणखी कोण आहे बरोबर मी एकटीच आले का त्यांनी पाठविले हाकलले म्हणून सगुणाबाई बाहेर आल्या प्रेमा घरात गेली तिने सारी हकीकत सांगितली आई बापांना वाईट वाटले परंतु करणार काय आई मी सांगत होते लग्न नको म्हणून आता केलीत मला गाय तुम्हाला दुःख व मला दुःख प्रेमा नशिबात असते ते एका टळते हेही दिवस जातील तुझ्या पतीला शुद्ध येईल तू आपले शील सोडू नकोस तू सत्वाला जा पुन्हा पुन्हा दागिन्यांसाठी ते मला मायारी पाठवतील नाहीतर मारतील तुला देणार आहोत करून दागिने ही माझी कुडी घेऊन जा माझे गोड घेऊन जा माझ्या हातात नसले तरी चालेल मला आता थोडेच मिरवायचे आहे उगी रडू नको काही दिवसांनी प्रेमा पुन्हा सासरी आली तिची कुडी गोट वगैरे पाहून श्रीधर आनंदला त्याने ताबडतोब ते दागिने काढून घेतले मध्यंतरी त्याची ती मडमिन कोठे गावाला गेली श्रीधर आता घरातच असे लहर लागली तर जरा गोड बोले काही महिने बरे गेले परंतु त्याची प्रियकरण आली परत श्रीधर पुन्हा घरी फारसा येण्यासा झाला प्रेमाची पुतरोड पुन्हा सुरु झाली तिला आता काही दिवस गेले होते माहेरी जाळणपणाला बाळ याने करून घेऊन ये तूही नवीन एखादा टस्टशी दागिना आण तुझा बाप कंजूस दिसतो वाडा तर मोठा आहे म्हणतेस विकाना म नाव वाडा सासू एके दिवशी म्हणाली बाळनपणासाठी प्रेमाची माहिती रवानगी झाली आईजवळ नवीन होणारी आई आली एके दिवशी प्रेमा प्रसूत झाली तिला मुलगी झाली तिचे नाव सरोजा ठेवण्यात आले मुलगी खरेच सुंदर होती हळूहळू हाताच्या मोठी करू लागली रांगू लागली बाळसे येऊ लागले सरोजा खरेच ती सरोजाप्रमाणे कमळाप्रमाणे सुंदर टवटवी दिसत होती बेबी सरोजा आजी प्रेमाने म्हणे नुसते सरोजा नाही वाटते म्हणायचे रामराव विचारित बेबी सरोजा असेच म्हणायचे रामरावांनी प्रेमाला नवीन दागिने करून दिले सुंदर पातळे घेऊन दिली बेबी सरोजाला सारे बाळलेने करून दिले बाबा इतके हे सारे कशाला बेटा ही शेवटची देणगी आता तुझ्या पित्याजवळ काही शिल्लक नाही हा वाडाई आता आपला नाही मी कर्जबाजारी आहे सावकारांनी फिर्यादी केल्या आहेत सहारे लिलावात निघेल आम्हालाही परागंदा व्हावे लागेल सनातनी बंधूंची इच्छा पूर्ण होईल प्रेमा आता दागिन्यांसाठी पुन्हा नको येऊ हो तुझ्या त्याजवळ आता काही नाही बाबा नुसती भेटायला आरे तर चालेल ना नुसती भेटायला ये परंतु आम्ही कुठे असू राणावनात असू तेथे ये मला प्रेम सदैव देता येईल परंतु पैसा कुठून आणू बेबी सर्वजाला घेऊन प्रेमा पुन्हा जायला निघाली तिचे हृदय दुःखाने भरून आले होते